श्लोक चव्वेचाळीसा भोग ऐश्वर नाम तयाचे व्यवसाया समाधव व ऐश्वर यांच्या ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने विवेक बुद्धी आच्छादित झालेल्या पुरुषांच्या अंतकरणामध्ये आत्मत्र विषयक बुद्धी उद्भवत नाही ते दुर्बुद्धी होत परिची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरित यज्ञपुरुषा चुकती भोगता जो परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात ती हिच कि स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला विसरतात जे करपुराचा राशी कि जे मग अग्नी ला उनिदि जे का ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिष्टानात जालिम विष घालावे दैवे अमृत कुंभ जोडला तो पाय हा उलंडीला दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात सायाचे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षी परी नेनती ते काय कि जे अप्राप्त देखे मोठ्या आयासा पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी पण पहा सद्बुद्धी ज्यांना प्राप्त नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही काय करावं जैसी रानधवनी रसो यनकी करुनिया मोले भोगासाठी अविवेकी धर्म ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पकवाने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपोगाच्या आशेने धर्म दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वादरता मनी वसे म्हणून अर्जुना वेदांच्या अर्थवादामध्ये मग झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करीत असते हे लक्षात ठेव श्लोक पंचेचाळीसावा अर्जुन निर्दवंद्व नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान हे अर्जुना वेद त्रिगुणात्मक संसाराचे प्रतिपादन करणारे आहेत तू त्रिगुणात हो द्वंद्व हो नित्य हो योगक्षेम रहित हो आणि आत्मनिष्ठ हो म्हणजे आत्मसुखाला विसरू नकोस ती हि गुणी आवृत्त हे वेद जाने निभ्रांत म्हणून उपनिषदा तू असे निशय समज कि वेद हे सत्व रज व तम या तीन गुणांनी व्याप्त आहेत म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत येज तमात्मक जेथ निरूपी जे कर्मादिक, जे, कर्मा जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा, आणि अर्जुना केवळ स्वर्ग सूचक अशा कर्माधिकांचे ज्या निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत म्हणून तू जाण हे सुख दुःखा सी कारण एथ झने अंतःकरण सी म्हणून हे केवळ सुख दुःखाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांच्या ठिकाणी तुझे मन जाईल तर जाऊ देऊ नकोस तू गुण हे आत्मसुख अंतरी विसंबणी तू तिन्ही गुण टाकून दे मी माझे पण धरू नकोस पण अंतःकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस श्लोक सेहेचाळीसाव यावान अर्थ उदपाने सर्वतस संप्लुत उदके तावान सर्वेशु ब्राह्मणत सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले तरी आपण जेवढी तहान असेल तेवढीच पाणी पियावे त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य संपूर्ण वेदाचा विचार करून त्यातील आपण अपेक्षित जे शाश्वत तत्व त्याचे ग्रहण करतात जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित तेची ते जरी वेदात पुष्काळ गोष्टी सांगितलेल्या आहेत अनेक विधी निषेधांचे प्रकार सुचवलेले आहेत तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्या जैसा प्रकटली याग गसती अशे मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चाली जाती चांगे मज ज्याप्रमाणे सूर्योदय होतात सगळे रस्ते पुढे स्पष्ट दिसू लागतात म्हणून तितक्यात सगळ्या रस्त्यांनी का जावा यायचे सांग बर का उदकमय सकळ जरी आपण किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो ते, ते सैजिये जे होती ते वेदार्थ ते मग अपेक्षितते स्वीकारिती शाश्वत जे त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात आणि मग त्यात शाश्वत व जे इष्ट त्याचे ग्रहण करतात श्लोक सत्तेचाळीसाव कर्मण्येवाधिकारस्ते मा फले शुकदाचन मा कर्मफल है तुरभुर माते तुला फक्त कर्माविषयी अधिकार आहे कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नाही म्हणजे कर्मफला हेतुभूत तुला कधी होत उपयोगी नाही आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल तू होऊ देऊ नकोस म्हणून उचित होय आता स्वकर्म हे म्हणून अर्जुना ऐक याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच तुला यावेळी उचित आहे आम्ही समजत ही विचारिले तवा इसाची हे मना आले जे कर्म। विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला बरे वाटले कि तू आपले विहित कर्म सोडू नयेस परी कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न भावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू वीन परंतु कर्मफलाच्या ठिकाणी अशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ती होऊ देऊ नकोस हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरवा। श्लोक अठ्ठेचाळीसावाणी संगम तत्वाधनंजय सिद्ध सिद्ध समो भूत व समत्व योग उच्यते अर्जुना योग होऊन फलांची संगती टाकून तू चित्त देऊन कर्मे कर। पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग असे म्हणतात तू योग युक्त होऊनी फळाचा मग अर्जुना चित्त देऊनी करी करमे। अर्जुना तू निष्काम कर्म योगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मनःपूर्वक विविध कर्मे करावीस आदरीले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी ते नको। विशेष दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथास पार पडले तरी त्यात विशेष संतोष मानावा हेही नको का निमित्त कोणे एके ते सिद्धीन वचत ठाके तरी तेथे अपरितोखे शोभावे किंवा काही कारणामुळे ते आरंभलेले कर्म जरी सिद्धिस न जाता तसे अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नको आचरता सिद्धी गेले तरी काजाची किर आले परी ठेली आही सगुण जहाले ऐसेची मानी हाती घेतलेले कर्म सिद्धीच गेले तर खरोखर आपले कामच झाले पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज देखे जे तुलाले कर्म तुला कारण असे पहा कि जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच पुरे झाले असे समज देखे संता सं जे तीच खरी योगस्थिती म्हणजे निष्काम कर्मयोग तिलाच ज्ञानी पुरुष वाखाणतात श्लोक एकूण पन्नास दूरेन हरम कर्म बुद्धियोगार्धनंजय बुद्ध शरण मनविच्छ कृपणा फल हेत अर्जुना समत्व बुद्धी युक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्मा कर्म अत्यंत निकृष्ट आहे तू बुद्धीला शरण जा फा हेतू धरून कर्म करणारे दिन होत अर्जुना समत्व चित्ताचे ते सार योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी अर्जुना यशापयशी चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो तो योग विवरता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू पार्था बुद्धियोगाचा म्हणजे निष्काम कर्माचरणाचा विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो कर्म आचरीजे, आचरी जे, तरी चहा शेष सहजे योगस्थिती। परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे या निष्काम कर्म योगाची प्राप्ती होते कारण असे करता करता सकाम कर्मातून आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेष ती सहजच योग स्थिती श्लोक पन्नासा बुद्धियुक्त जहा ते ह उभे सुकृत दुष्कृते असलेला पुरुष या लोक पुण्य व पाप या दोहोंचा त्याग करतो म्हणून योगा करता प्रयत्न करण हा योग म्हणजे कर्मातील कौशल्य हो म्हणून बुद्धियोगू सधरु तेथ अर्जुन होई स्थिरू मने करी अवैरू फल हे तुचा म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे त्यावरच अर्जुना तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशेचा त्याग कर जे बुद्धियोग योजिले तेची पारंगत जाहले ही उभय बंधी सांडिले पाप पु जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसार सागराच्या पलीकडे जातात त्यांचीच पाप व पुण्य या दोहनच्याही बंधनातून सुटका होते श्लोक एकावन्न कर्मजन बुद्धीयुक्त ही फलम तक्वनी पदम गामयम बुद्धियोगाचा अवलंब करणारे कर्मजन्य फलाचा त्याग केल्याने ज्ञानी होऊन जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व निरामय अशा मोक्षपदाला जातात ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा नातळती आणि लोपती अर्जुनातया ते निष्काम कर्मयोगी कर्मेतर करतत, करतात पण कर्मफला मनाने ही शिवत नाही म्हणून अर्जुना जन्म मरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात मगनिरामय भरित पावती पद अच्युत हे बुद्धियोग युक्त धनुर्धरा अर्जुन ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक मग आनंदाने ओथमलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात तू आईसाई हो मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल अर्जुना ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल त्या वेळेला तू असा वरील होशील श्लोक बावनव मोह निर्वेदं व्यतिरिक श्रोतव्यूपणाचे व पुढे ऐकण्याच्या गोष्टी विषयी विरक्त होशील मग निष्कळ गहन उपजेल आत्मज्ञान ते होईल मन पैसे तुझे मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरीक्षे होईल तेथ आण काही जाणावे का, का, का मागेला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवले ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागी राहील श्लोक त्रेपन्न संशयग्रस्त झालेली तुझी बुद्धि निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तुला संपूर्ण योग स्थिती प्राप्त होईल इंद्रियांची या संगती जी पसरू होत सेमती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी इंद्रियांच्या नादाने जी बुद्धी फाकते म्हणजे चंचल होते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ तई पावसी तू सकळ योग मग केवळ समाधीच्या सुखात शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळेला बुद्धी स्थिर होईल त्यावेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझा हातात आला असेच समज श्लोक चौपन्न वा। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञा समाधी केशव स्थित, स्थित किम प्रजेत किंवा अर्जुन म्हणाला हे कृष्णा समाधी सुख अखंड भोगणारा असा जो स्थितप्रज्ञ तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा स्थित काय बोलतो कसा बसतो व कसा चालतो तेथ अर्जुन म्हणे देवा हा अभिप्राव आघावा मी पुसेन आता सांगावा कृपा निधी त्यावेळी अर्जुन म्हणाला हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो हे सागरा, तो तुस मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी ते पुसपा उन्मेखे मनाचे नि मग श्री कृष्ण म्हणाला अर्जुना तुला जे योग्य वाटेल ते मोकळे मनाने खुशाल विचार या तले सांग श्रीकृष्ण प्रज्ञा ते बोला खो के या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले देवा स्थित प्रज्ञाला म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे त्याला काय म्हणतात व त्याला ओळखावे कसे सांग बरे आणि स्थिरबुद्धी जो म्हणीजे तो कैसा चिन्ही जाणीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित आणि ज्याला स्थिरबुद्धी बुद्धी म्हणतात व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावे तो, तो कवणे स्थिती असे कैसे निरूपे विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तो कोणत्या स्थितीत असतो व कोणत्या प्रकाराने वागतो हे लक्ष्मीपती श्रीकृष्ण मला सांगावे तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाकर तेव्हा ऐश्वर्यादी सहा गुणांचे आश्रयस्थान व परब्रह्माचा अवतार असलेला जो श्रीकृष्ण तो काय बोलता झाला ते ऐका श्लोक पंचावन्न श्री भगवान वाच प्रजाती यदा कामान सर्वांत आत्मन्येवाज्ञस्तो श्री कृष्ण म्हणाले अर्जुना मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा जेव्हा निश्चयष टाकून देतो व स्वतः स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो तेव्हा त्या पुरुषाला स्थित असे म्हणतात म्हणे अर्जुना परियसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना ऐक मनाची उत्कट विषया शक्ती असते ती आत्मसुखात अडथळे आणते विषया माझी पती तू जेणे संगे कि जे जो सदा तृप्त असतो ज्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या म्हणजे कामाच्या संगतीने विषयामध्ये पतन होते तो काम सर्वतोशी मनराय तोची स्थितप्रज्ञ होणे तो काम त्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज श्लोक छप्पनव दुःखेश अनुद्ग्न मना सुखेश विगत स्पृह वीत राग भय अक्रोध स्थित धीर मुनी असताना ज्याचे मन उद्विषयी निरीच्छा असतो प्रीती भय क्रोध ही ज्याची गेलेली असतात त्याला स्थित प्रज्ञ मुनी म्हणावे ना, ना दुःखी प्राप्ती जयाशी उद्वेगु ना हि आणि सुखाची आरती अडपैजे ना कितीही दुखे प्राप्त झाली तरी ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या प्रबळ इच्छे कधी अडकला जात नाही अर्जुना तया्रोधू सहजे नाही आणि भयात नेणे की परिपूर्ण होतो अर्जुन त्याच्या ठिकाणी स्वभावतच काम क्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते असा तो परिपूर्ण होई ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसूनी उपाधी भेद भेदरहित असा जो अमर्याद आहे व जो देह प्रपंच आदी उपाधी सोडून भेद भेदरहित झालेला असतो तो स्थिर बुद्धी होय असे समज श्लोक सत्तावनव सर्वत्रानस्ने प्राप्य शुभ अशुभम अभिनंदिद्वेष्टी तस प्रज्ञा प्रतिष्ठित ज्याची कोठेही आसक्ती नसते शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावी जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण का चंद्रू अधमोत्तम मा प्रकाश माझी न म्हणे परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही त्याप्रमाणे जो सर्वत्र सारखा समबुद्धी वागतो ऐशी ज्याच्या ठिकाणी अशी निरंतर समता व भूत मात्राविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही गोमटे काही पावे तरी संतोशे तेने नाभिभवे जो ओखटोनी नागवे विषादासी काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणार्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही वो वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही ऐसा हरिक शोख रही जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा याप्रमाणे जो हर्ष शोक रहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुन श्लोक अठ्ठावन्ना प्रज्ञा प्रतिष्ठित ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूने आखडून घेतो त्याप्रमाणे तो जेव्हा त्या आपली इंद्रिय विषयांपासून आत ओढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजाव का अवयव पसरी ना इच्छा वशे आवारी कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आपले आपण आवरून घेते तैसी इंद्रिये आपयती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज आता अर्जुन आणि कही एक सांगे ने साधक त्यजती नियमे अर्जुन आता आणखी एक नवलाची गोष्ट सांगतो आई जे साधक नियमांनी विषयांचा सा त्याग करतात श्लोक एकूण साठावा विषया विषय सोडून बाकीचे पण परम ब्र ज्ञान झाल्यावर हा रस विषय व सर्व विषयांची गोडी देखील नाहीशी होते श्रोत्रादि इंद्रिये आवारीती परीसने नियमो न करीती ते सहस्रधा कबळी जती विषयी ही, ही।, ही। वरी वरी जे श्रोत्रादी इंद्रिय आवरतात पण जिभेला आळा घालत नाहीत त्या मुळी उदक घाली जे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्ष ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची बरोबरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार तो उदकाचे नि बळे अधिके जैसा आडवेके तैसा मानसी विषो पोखेद्वारे ते झाड जोरावर आडवे अंगाने ज्या प्रमाणे अधिक विस्तारते त्याप्रमाणे रसनेंद्रियांच्या द्वाराने विषय वासना मनात पोचतात ये इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ये रस हटे जे जीवन हे न घटे येणे विण ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात त्याप्रमाणे रस म्हणजे खाणेपिणे हा जिभेचा विषय निग्रहाने तोडता येत नाही कारण त्या वाचून जगणेच व्हावयचे नाही मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे जै परब्रम्म अनुभवे होऊन जाईजे पण अर्जुना जेव्हा साधक अपरोक्षानुभव घेऊन परब्रम्ह होऊन जातो तेव्हा त्याला अशाही रसनेचे सहज नियमन करता येते शरीर भाव ज्यावेळी ते परब्रम्ह मी आहे असा अनुभव येतो त्यावेळी शरीराचे कामक्रोधाधि विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात श्लोक साठावा पिकौं पुरुष सी पश्चिता इंद्रिय आणि प्रमाथिरिसभम हे अर्जुना बुद्धी स्थिर होण्याकरता प्रयत्न करीत असलेल्या विवेकी पुरुषाचेही मन चित्त शोभक इंद्रिये बलाने विषया कडे ओढतात ये अर्जुना हे आया न साधना जे राहाट ताती जतन निरंतर एरवी इंद्रिये ही इंद्रिय साधनायेत म्हणून नेहमी जपून वागताते सदा मुठी आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात यमनियमांचे मनाला कुंपण घालतात व जे मनाला नेहमी मुठे ते धरून असतात ते हि कि जती कासावीसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञा ते विवसी बुलवी का त्या साधकांना देखील ही इंद्रिये अगदी कासावीस करून टाकतात या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकवते देखे मिषय हे तैसे पावती रुद्धी मग आकळती स्पर्शे इंद्रियांचे त्याप्रमाणे पहा हे विषय वृद्धीसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे साधकाच्या ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे अशा पेसात मन सापडले म्हणजे ते मन, मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन राहते त्याचा अभ्यास जागच्या जागीच राहतो इंद्रियांचा जोर हा असा आहे श्लोक तानि असत्रिया योग युक्त होऊन मतपर म्हणजे माझ्यावरच चित्त ठेवलेला असे असावे ज्याची इंद्रिय स्वाधीन आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे म्हणून या ते निर्दळी जो सर्वथ सर्व विषयी सर्व आस्था सांडून म्हणून अर्जुना ऐक सर्व विषयावरील आसक्ती सोडून यांचे म्हणजे इंद्रियांचे जो सर्वस्वी दमन करतो तो चित योगनिष्ठे स्वीकारण जयाचे विषय सुखे अंतकरण झकवे ज्याचे अंतःकरण विषय लालसेने फसले जात नाही तोज पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे असे तू समज जो आत्मबोध युक्तू होतू आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो त्याचप्रमाणे माझेही म्हणजे परमात्म्याचेही अंतकरणातून त्याला कधी विस्मरण होत नाही एरवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्या तुची हा पासारू असे एरवी एखाद्याने बाह्यत विषयांचा त्याग केला पण मनात जर काही विषय वाचना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज जैसा का विषा चालेशू घेतली होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू ज्याप्रमाणे विषयाचा एक थेंब घेतला तरी तो फार होतो आणि मग निशय प्राणांची हानी करतो तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा घातू करी अशे विवेक जात त्याचप्रमाणे पहा या विषयांची नुसती शंका जरी मनात राहिली तरी ती पूर्ण विचार मात्रचा घात करते श्लोक बासठ व त्रेसष्ट विषयांपूसंगे संगात संजायते काम कामात क्रोधोते क्रोधात भवती समोर सम्मोह स्मृती विभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धीनाशो बुद्धीनाशात प्रणश्य विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी प्रीती उत्पन्न होते प्रीतीमुळे काम उत्पन्न होतो व कामापासून क्रोध उत्पन्न होतो क्रोधापासून समोह समोहापासून स्मृतिभ्रंश मृतिभ्रंशापासून बुद्धीनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे तो पुरुष नाश पावतो जरी हृदय विषय निसंगा ही आपजे संनात विषयांची जरी नुसती आठवण असेल तर संग टाकलेल्यालाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला समोह जाणे जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिराड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्यकार्याविषयी अविचार ठेवलेला आहे समज समोहा जावे स्मृती चंड वाटे ज्योती आहत जैसी ज्याप्रमाणे सोसायटीच्या वार्याने दिवा नाही त्याप्रमाणे समूहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते का असत किंवा सूर्य मावळ्याच्या वेळेला रात्र सूर्य, रात रा सूर्य तेजाला ज्याप्रमाणे गिरून टाकते त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दशा होते मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो, व त्याचे आवरण सर्वांवर पडते अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते जैसे जातंध्या पळणी पावे मग ते काकुळ ती धावे तैसे बुद्धी सी होती भनुर्धरा जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने अर्जुना भ्रंश झाला म्हणजे मग, मग बुद्धीची बुद्धी सर्व प्रकारे कुचंबना होती त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे सर्व समूळ नष्ट होते चैतन्याचा भ्रंशी शरीरा दशा जायशी तैशी पुरुषा बुद्धी नाशी होय देखे प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची तशी स्थिती होते असे समज म्हणून इथे अर्जुन जैसा बिस्फुल्लिंग लागे इंधन मग तो प्रौढ या त्रिभुवन पुरोषके म्हणून अर्जुना आई लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्याला ज्याप्रमाणे ती समर्थ होते येसणे हे पतन गिवसीत पावे त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून म्हणजे अल्पही जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधत येते श्लोक चौसष्टावा रागद्वेषियुक्त विषयानिंद्रियशरण आत्मवश्च आत्मा प्रसाद अधिक गती प्रीती व द्वेष यांनी आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा व ज्याचे मन स्वाधीन असते असा पुरुष स्वास्थ्य संपादन करतो म्हणून विषय हे आघावे सर्वथा मनोनी, मनोनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे म्हणजे रागद्वेष म्हणजे आवड निवड ऑपऑप नष्ट होती पार्था आणि कही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही अर्जुना आणि एक गोष्ट ऐक रागद्वेषांचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिये विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी विषय बाधक होत नाहीत जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करी जगाते स्पर्श तू तरी संगदोश तू ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरण रूपी हाताने स्पर्श करत पण त्या संगदोषाने लिप्त होतो का तैसा इंद्रिया उदासीन आत्मरसेचे निर्भिन जो काम क्रोध असे त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त आत्मानंद तल्लीन व कामक्रोध रहित झालेलं असत तरी विषयात ही काही आपण पे नाही। मग विषय कवन काही बाधितील कवन आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूप वाचून दुसरे काही दिसत नाही त्याला विषय कसले काय आणि कसली कोणाला बाधा करणार जरी उदके उदकी बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संघ आपला विजय परिपूर्ण किंवा अग्नी आगीला पोळील तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल ऐसा आपण ची केवळ होयाची प्रज्ञा अचल निभ्रांत पाणी असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निशय मान श्लोक प्रसन्न चेत सो ह्या शू बुद्धी पर्यवतिष्ठते चित्त प्रसन्न झाले असता त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो चित्त प्रसन्न असणाऱ्याची बुद्धी परमात्मस्वरूपी लवकर स्थिर होते देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ गणे नाही समस्त संसार दुःख पहा जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटात उत्पन्न होतो तेला तहन भुकेची भीती कधीच नसते तैसे हृदय प्रसन्न होये, तरे दुःख कैसे के आहे, राहे, परमात्म रूपी त्याप्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कोठले त्यावेळी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेने कंपू स्थिर बुद्धि, स्वस्वरूप, योग युक्तू ज्याप्रमाणे निवार्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपीने राहतो श्लोक सहासष्ट बुद्धीर युक्त नचायुक्त भावना नचा भावाय तशांती रांत पुत सुखम योग नसलेल्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते आणि त्याला स्थिरतेची इच्छा ही नसते ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती, नहीं। शांती रही ची नाही आणि शांती रहिताला सुख कोठले नाही तो आकळीला जाण गुणी विषयादि की योग युक्त होऊन राहण्याचा हा विचार ज्याच्या अंतकरणात नाही त्याला शब्दादी विषय आपल्या पाशांनी जखडून टाकतात तयार बुद्धी कही नाही सर्वथ आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे अर्जुना त्याची बुद्धिस्थिर अशी केव्हाच होत नाही आणि तशी बुद्धिस्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न ना होत नाही निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती केली अर्जुन आपू होये आणि पहा निश्चलत्वाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनाला शिबत नाही तर अर्जुना त्याला शांतीचा लाभ कसा होणार आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही त्याच्या ठाई मोक्ष ज्याप्रमाणे पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतो त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही तेथे सुख चुकून सुद्धा कधी पाय टाकीत नाही देखे अग्नि माजी घापती ती बीजे जरी विरुढती तरी अशांतता सुखप्राप्ती घडशके पहा विस्तवत घातलेले म्हणजे भाजलेले बी जर उगवेल तर शांतीही पुरुषाला सुख प्राप्ती होऊ शकेल म्हणून अयुक्तपण मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमनकी जे म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे या करता इंद्रियांचा निग्रह करावा हे चांगले श्लोक वा सदुसष्ट इंद्रिया विषयांच्या ठिकाणी इंद्रिय संचार करू लागली असताना जे मन त्यांच्या योग्य संचार करू लागते ते जलमार्गाने जाणाऱ्या नावेला भलतीकडे नेणाऱ्या वायू प्रमाणे म्हणजे पुरुषाच्या बुद्धीला भलतीकडे नेते ये इंद्रिये जे म्हणती ते पुरुष करीती ते, करी ते तरलेची न तर विषय सिंधू हि इंद्रिये जे जे म्हणतील ते, ते पुरुष करतात म्हणजे इंद्रियांच्या नादाने जे वागतात ते विषय सागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखरच गेलेले नाही असे समजावे जय श्री नाव थडी ये था, जरी वरी पडी होय दुर्वर तरी चुकीला हि मागवता अपाव पावे ज्याप्रमाणे नाव तीरावर येऊन लागल्यावरही जर वादळ सापडली तर ज्या अपायाला ती चुकवून आली तोच अपाय तिला मागून पोचतो तैसी प्राप्त ही पुरुषे इंद्रिये ला कौतुक आहे तरी आक्रमिला देख दुःखे संसारिके त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे सहज लाड केले तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो पाहत श्लोक अडसष्टवा तस्माद्य महाबाहो निगृहित सर्वश इंद्रिय आणि इंद्रिय म्हणून हे महाबाहो ज्याची इंद्रिये विषयांपासून सर्व प्रकारे निग्रह केलेली असतात त्याचीच बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली असे समज म्हणून पुली आणपेय जरी ये इंद्रिये ये तरी अधिक काही धनंजय सार्थक असे म्हणून अर्जुना आपली ही इंद्रिये जर आकारता येतील तर अर्जुना दुसरे काही त्याहून मोठे सार्थक आहे का, का? देखे, अवयव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपण पेची पहा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आप ऑप आत आकडून तैसे इंद्रिये आपण तयाची प्रज्ञा जाणस्त असतात व तो म्हणेल कस करतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज आता आणख एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिस आता आणखी एक पूर्णावस्थेला पोचलेले पुरुषाचे गुढ म्हणजे सहसा लक्षात न ना येणारे लक्षण तुला सांगतो ऐक श्लोक एकूण सत्तर या निशया सर्व भूताना संयमी सर्व प्राणी ज्या संबंधाने निद्रित असतात त्या संबंधाने संयमी पुरुष जागरुक असतो ज्या संबंधाने प्राणी मात्र जागृत असतात त्या संबंधाने ज्ञानवान मुनी निद्रित असतो देखे भूत जात निधे आणि सर्व प्राणी ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले म्हणजे अज्ञानी असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते आणि जीव ज्या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जागे म्हणजे विषय सुख अनुभवणारे असतात त्या ठिकाणी तो निझलेला म्हणजे विषय निवृत्त असतो तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर तोच तो खरा निरुपाधी होय अर्जुना त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज श्लोक सत्तरावं आपण अचलम प्रतिष्ठम समुद्रमा प्रविशंती येत तद्वत सर्वे, काम उदकाने भरत असता मर्यादा चढत नाही अशा समुद्रामध्ये ज्या प्रमाणे उदक प्रवेश करते त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये विकृती उत्पन्न न करता सर्व इच्छा प्रवेश करतात त्याला शांती मिळते विषयांची इच्छा करणाऱ्यांना मिळत नाही पार्था आणि कही परी तो जानो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित अर्जुना आणखी एक प्रकाराने त्याला ओळखता ये जशी समुद्रात निरंतर शांतता असते तरी सरिता बोघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक न हे ईशत मर्यादा नसंडी जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या समुद्राला मिळतात तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडी किंवा उन्हाळ्याच्या वेळी सर्व नद्या आटून गेल्यामुळे जरी त्यास एकही नदी मिळाली नाही तरी त्यावेळी अर्जुना समुद्रच मुळी ओसरत नाही तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयासी शोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अध्रियाप्रमाणे रुद्धी स्थिती प्राप्त झाल्या असताही त्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर अधैर्याची त्याला बाधा होत नाही सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी की अंधारी कोंडेल तो बरे सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा का लागतो आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून जाईल कामाणे रुद्धी सिद्धी आल्या कि गेल्या याचे त्याला भानही नसते तो अंतकरणाने महा सुखात निमग्न असतो जो आपुले निनागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पाली बने आपल्या ऐश्वर्यापुढे समजतो तो भिल्ला सीठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुधी जो अमृताला ही नावे ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावत नाही त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो रुद्धीचा भोग घेत नाही हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रुद्धी सिद्धी काय प्राकृता होती अर्जुना काय आश्चर्य आहे पहा जेथे स्वर्ग सुखाची खिचगणती नाही तेथे बापड्या रुद्धी सिद्धीचा काय पाड श्लोक एका विहाय कामान्य सर्वांपूमाशर ते निस्पृह हो। निर्ममो जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ महित व अहंकार रहित होऊन संचार करतो तोच शांतीला म्हणजे स्थित प्रज्ञतेला प्राप्त होतो ऐसा आत्म बोधे तोषला तो परमानंदे पोखला तोची स्थिरा प्रज्ञु भला ओळखतो असा जो आत्मसुखाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थिर बुद्धी आहे असे तू तो अहंकाराते दंड सकळ काम सांडून विचारे विश्व होऊनी विश्वची माजी तो अहंकाराला घालवून सर्व कामांना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो श्लोक बहात्तरावा एषा ब्रामी स्थितीयना प्राप्य विमुहयती स्थिवाले श्रीमद्भवगीतासूपनिषदुविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे साख्य योगो नाम द्वितीध्याय अर्जुन ही ब्रह्मविषयक अवस्था आहे ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही अंत देखिल या अवस्थेत स्थित होऊन तो ब्रह्मानंदाप्रत पोचतो ते ब्रह्मस्थिती निष्काम पातले परब्रनाया अमर्याद आहे जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते अनायासे ब्रम्ह पदाला पोचतात जे चिद्रुपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न चित्ता प्राज्ञा जय कारण की चिद्रुपी मिळाल्यावर जाते वेळी होणारी व्याकुळता म्हणजे चित्ताची तळमळ ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात दुडबुड करीत नाही त्याची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे तीच ही स्थिती श्री स्वमुखाने अर्जुना सांगितली असे संजय म्हणाला ऐ कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता आमुची काय असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले कि आता देवाच्या दे या विचारसरणीने आमचे चांगले कार्य झाले जे कर्मजात आघावे एथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून कारण कि जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने त्याज्य ठरवले तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबले ऐसा बोला चित्ती धनुर धरु उवाईला श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करील तो प्रसंगू असे नागरु जो सकळ धर्मासी आगरु ही विवेकामृत सागरू प्रांतही तो प्रसंग मोठ्या बहारीचा आहे जणू काय तो सर्व धर्माचे आगरच आहे किंवा विचार रूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे जो आपण सर्व ज्ञानाथू निरूपिता होईल श्री अनंतू ते ज्ञान सांगेल मातू निवृत्ती दासू सर्वज्ञश्रेष्ठ जो श्री कृष्ण तोच स्वत जे निरूपण ती हकीकत निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल अध्याय दुसरा समाप्त हरिओम तत्स ब्रह्मार्पणमस्तू